पुस्तक मनुबाबाव चित्राणे चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण दुसरे एकाकी मनु, मनु आता रायगावत होता या गावात येऊन त्याला 15 वर्ष झाली परंतु त्याची कोणाशी मैत्री नव्हती गावाच्या टोकाला त्याची लहानशी झोपडी होती ही झोपडी म्हणजे त्याचे जग या झोपडीत त्याचा विनण्याचा माग होता मनू दिवसभर विनित असे चांगला विणकार म्हणून त्याची प्रसिद्धी झाली होती मोठमोठ्या श्रीमंताच्या बायकांकडून त्याला काम येई त्याला भरपूर काम मिळे व मजुरीही चांगली मिळे मिळालेले पैसे मोजणे एवढाच काय तो मनूचा आनंद होता त्याला दुसरा आनंद नव्हता सायंकाळ झाली म्हणजे मनुचा माग थांबे मग तो मिनमिन दिवा ला चुलीवर भाकरी भाजी ते साधे जीवन संपवून तो आपल्या मागाजवळ येई तिथे जमिनीत पुरलेले एक लोखंडी भांडे असे त्यातील सोन्याची नाणी काढून तो ती मोजीत बसे साऱ्या खिडक्या बंद असत दारे लावलेली असत आणि मनुती, ती सोन्याची नाणी हातात घोळवीत बसे त्या सोन्याच्या मोहरा तोर्दोयाशी धरी जनू त्याचे ते जीवन सर्वस्व होते सोन्याची नाणी त्या लोखंडी भांड्यात माविनाशी झाली मनुने दोन चांबड्यांच्या पिशव्या विकत घेतल्या त्यात ती नाणी त्याने ठेवली सोन्याच्या नाण्यात नेहमी भर पडत असे मनू चईन करीत नसे त्याच्या अंगावर फाटके वसर असे तो चांगले पदार्थ कात नसे ना दुधातुपाचा थेंब कुर्डी वाकडी तो पाण्याबरोबर खाई सोन्याचे नाणे अधिक कसे पिशवीत पडेल याचीच त्याला अहनिश्चिंता असे मनुचे जीवन केवळ यांत्रिक झाले होते दिवसभर तो खटक खटक मागाचा आवाज त्याच्या कानात भरत असे आणि रात्री त्या नाण्यांचा आवाज तिसरा आवाज त्याला माहीत नव्हता त्याचे डोळे विचित्र दिसत ना त्या डोळ्यात कोणताही भाव ते डोळे यांत्रिक झाले होते त्या डोळ्यांचे पाहणे अर्थहीन झाले होते मनूची मुद्रा फिकट झाली होती तोंडावर ना तेज ना प्रसन्नता मनू एखाद्या भूतासारखा भास गावातील लोकांना त्याची भीती वाटे तरीही त्याच्याकडे कधीकधी बायका आपली मुले घेऊन येत मुलांचे रोग कसे बरे करावेत ते मनुला माहीत होती। त्याला अनेक औषधे माहीत होती तो साधी साधी औषधे सांगे झाडांचे पाले वनस्पतींची मुळे हीच त्याची औषधे परंतु मुलांचे रोग बरे होत बायका त्याला धन्यवाद देत जरी असे धन्यवाद मिळत असले तरी एक प्रकारची मनूबद्दल भीतीही बायकांना वाटे कोणी म्हणत मनूला भूत विद्या येते पिशाचं त्याला वश आहेत म्हणून त्याला रोग बरे करतायतात, येतात नाहीतर या बावलाट्याला कोठली येणार वैद्यकी कोणी म्हणत मरु अधांतरी चालतो शरीरातून आपला प्राण वाटेल तिथं नेतो पुन्हा शरीरात ते येतो त्याला योग विद्या येते असे नाना तर्कवितर्क त्याच्याविषयी चालत मुले त्याच्या झोपडीत डोकावत म्हणत ते पाहत भूतबसलं आहे मागावर बसून विनित आहे कसा म्हातारा दिसतो नाही कोणी त्याला एक म्हातारड्या म्हणू अशी हाक मारीत मनू त्यांच्याकडे बगे, मुले पळून जात मनु बद्दल जरी भीती वाटत असली तरी हा निरुपद्रवी मनुष्य आहे अशी सर्वांची खात्री झाली होती 15 वर्षात त्याचे कोणाजवळ भांडण नाही कधी तंटा नाही तक्रार नाही विनाईचे मजुरीविषयी घासागीस नाही जे लोक देत ते तो घेई लोकांना त्याची करुणा वाटे एकटा जीव ना कोणी सखा ना मित्र मूल ना बाळ कसा राहत असेल बिचारा असे सर्वांना वाटे मनूच्या साऱ्या भावना गोठून गेल्या होत्या त्याचे सारे प्रेम त्याचा सारा लोभ त्या सुवर्ण मुद्रात साठवला होता आईबाप आपल्या मुलांना कुरवळतात मनू ती सोन्याची नानी कुरवाळी हातात घोळून गुरुन, घोळून ती सोन्याची नानी गुळगुळीत झाली होती शंभर झाली माझी नानी आता सव्वाशे होतील सव्वाशेची दीडशे व दीडशेची दोनशे होतील असे तो मनात म्हणे व त्या मोहरांचे चुंबन गेली त्याच्या हृदयातील ओलावा एखाद्या वेळेस न कळत प्रगट होई मनूच्या घरात फारशा वस्तू नव्हत्या एक मातीचा घडा होता तो मनुला फार आवडे त्या मडक्यावर त्याचा जीव होता तो घडा घेऊन तो विहिरीवर जाई व रोज पाणी भरून आणी हलक्या हाताने तो घडा मणू स्वच्छ करे त्या घड्यातील निर्मळ पाण्याकडे तो बघत राही मनुष्याच्या डोक्यापेक्षा हा घडा निर्मळ आहे डोक्यात घानेडे विचार येतात परंतु माझ्या मडक्यात घाणेडे पाणीही निर्मळ होते असे तो मनात म्हणे परंतु एके दिवशी तो गडा फुटला तेचे तीन तुकडे झाले जणू मनुचे प्राणच गेले त्या तीन तुकड्या त्याचे त्रिवन होते त्या तुकड्यांकडे तो पाहत राहिला इतके दिवस तो घडा त्याच्यासाठी झेजला होता 15 वर्ष त्या घड्याने निर्मळ जीवन दिले तो घडा मनुच्या जीवनाचा जणू एक भाग झाला होता तो घडा निर्जीव नव्हता तो घडा मनुषी बोले मनुषी हसे परंतु तो घडा आज गेला एक महान मित्र गेला मनूने आदराने ते तीन तुकडे उचलून घरी आणले ते तीन तुकडे त्याने कसेतरी सांदवून तेथे ठेवले ते जणू त्या घड्याचे स्मारक होते ती जणू आठवण होती फुटलेल्या घड्याला मनुच्या प्रेमाने जणू पुनर्जन्म दिला परंतु तो घडा आता पाण्याच्या उपयोगी नव्हता मनुच्या झोपडीतील साऱ्या वस्तू जणू सजीव होत्या तो मग गाणे गाई ती फुटके मडके बोले ती सोन्याची नानी म्हणजे तर परमानंद त्या खोलीतील वस्तू म्हणजे त्याचे ते मित्र तेच त्याचे कुटुंब तीच त्याची मुळे बाळे अशा रीतीने मनूचे आयुष्य चालले होते तो आता म्हातारा दिसू लागला त्याचे वय फार तर चाळीस असेल परंतु सारे त्याला बुड्डे बाबा म्हणत